अगस्त्यायते स्थिरेन विघ्नसागर शोषणे ध्या स्थिर चित्तेन गणेशिद बुद्धिप्रकाशकूर्ण योगिना स्शेशा महावाक्यस्वूंस्या प्रतिम सिद्धिद्धियुक्त सिंदूरंगापर्वादरा स्मितमुखपरुद्रापराब्यन्यपरमदलम शुद्धकाल काय वस्त्र लोकीन श्रीगणेशं परमगुरपर गाणकाचार्ये मंगलमोर्ती महया श्रीमदे योगींद्राचार्य स्वामी योगींद्राचार्य स्वामी योगींद्राज सद्गुरु योगींद्र महाराज की जय श्री नगै जय संत श्रेष्ठ मौर्य जय भगवान महर्षी मुद्गल दक्षम प्रजापतीला गणेश चरित्र मुद्गल पुराणाच्या मुद्दलांनी सांगतात कशा करता, असा एक काळ आपल्या देशाचा होता कि आज जसे आपण निर्माण प्रांत मोजतो असं पूर्वी आपण हिंदुस्थानचं गणित करत आपण आपल्या देशाचे चार भाग केले होते आणि याला आरण्याच्या माध्यमातून मोजण्याची आपली पद्धत दक्षिणेकडून उत्तरेकडे मोजण्याची रीत होती <laughs> ज्या ठिकाणी तीन समुद्रांचा संगम असं भाग्य सगळ्या विश्वामध्ये एकट्या भारताला मिळालं आहे की जिथे तीन समुद्र पूर्वेचा पश्चिमेचा दक्षिणेचा तीन समुद्रांचा संगम होतो त्या ठिकाणापासून मोजण्याची सुरुवात असे याला कन्याकुमारी असं म्हणतात आणि या ठिकाणी तीन समुद्रांचा संगम होतो इथेच विवेकानंदाचं सध्या स्मारक आहे या ठिकाणी तीन समुद्र एका जागी येतात आणि या दिव्य स्थानापासून कैलासा पर्यंत यावेळेला भारताचे आपण चार भाग केले होते आणि याला अरण्य म्हणण्याची पद्धत होती त्याच्यासारखे पूर्वी प्रांत मोजण्याची पद्धत नव्हती अरण्य मोजण्याची पद्धत होती या दक्षिण समुद्राच्या तिन्ही संगमापासून एकदा सुरुवात केली म्हणजे तुंगभद्रा नावाची नदी या नदीपर्यंत जेवढा काही भूमीचा परिसर आहे याला आपण द्वैवा असं म्हणत या तुंगभद्रा नदी पासून नर्मदा नदीपर्यंत सध्या जो आपला महाराष्ट्राचा सगळा प्रदेश आहे याला आपण दंडका आरण्य म्हणत होतो नर्मदेपासून हिंदुस्थानचे दोन भाग होते एक उत्तर पूर्व भाग आणि एक उत्तर पश्चिम भाग उत्तर पूर्व भागाला आपण बद्रिका आरण्य आणि उत्तर पश्चिम भागाला नैमिषारण्य म्हणण्याची पद्धत या नैमिषारण्यामध्ये दोन प्रचंड प्राय मोठ्या नद्या होत्या आजही आहेत होत्या म्हणजे आज सध्या ऐक एकी गंगा आणि दुसरी तणाव यमुना या गंगेच्या आणि यमुनेच्या खोऱ्यामध्ये अद्भुत प्रकारचं पीक पिकत अत्यंत समृद्ध असा हा प्रदेश आहे या समृद्ध प्रदेशामध्ये अठ्ठ्याऐंशी हजार एका जागी हात होत आहे या अठ्या दिवशी या शौनक महाराजांनी या अठ्याशी हजाराच्या माध्यमातून या हिंदुस्थानची घटना कशी असावी याचा विचार या सूत्याला विचारला आहे आणि सूतांनी भगवान वेदव्यासा सांगितलेले सगळे पुराण या लोकांना समजावून सांगितले पुराण म्हणजे पुराण आपली नवम पुराण जुळ तत्वज्ञान नव्या भाषेत समजावून सांगणे म्हणजे पुराण पुराण म्हणजे भारताची घटना भारत कसा असावा कसा असला म्हणजे देश उत्तम असतो याचा विचार एकत्रित करून अठ्ठ्याऐंशी विद्वान ज्या त्याच्यावर खर करतात नाना प्रकारचे प्रश्नोत्तर प्रकार करतात आणि त्या प्रश्नाचा सांगो गांग विचार महाराज सूत करतात त्यावेळेला त्या समुच्चयाला त्या वाङ्मयाला पुरा पुराण म्हणण्याची पद्धत पडली असे अठरा महापुराण या गंगा यमुनेच्या खोऱ्यामध्ये या नैविषारण्यामध्ये झाले जितकी काही पुराणं आहेत या सगळ्या पुराणात कुठे कोणती कथा निघाली की नैविषारण्यात सूत शौनकाधिकांना साधतात असं कथा नसतं तेव्हा कथानक ऐकता येत हे आजच्याच पद्धतीप्रमाणे जर विचार केला तर जेव्हा तुम्ही खाऊन पिऊन सगळे सुरक्षित आहात तेव्हा तत्वज्ञान आठवत तर पोटात काहीच नसेल आणि महिनाभराचा उपवास असेल आणि त्याला जर सांगितलं की आता एक चांगलं प्रवचन चाललंय प्रवचन अधिक दात म्हणजे पोट भरल्याशिवाय तत्वज्ञान आठवत नाही आणि चांगले विचार काही सुचत नाही वाशीम कोटाला चांगले विचार सुचत नाही याच्याकरता खाण्यापिण्याची व्यवस्था सत्वगुण संपन्न जेव्हा असते तेव्हा सत्व गुणाचे खाद्य असल्यावर सत्वगुणाचे विचार येत नाही म्हणून कोळ्या वर्गाने काय खावं आणि काय खाऊ नये याच्यावर जे बंधन ते उभेच काहीतरी नाही कोणत्या माणसाला कसं वागायचं त्याचं खाद्य काय असावं याचा फार मोठा विचार झालाय आणि असा विचार ुटीत असणारा ग्रंथ भगवत गीता याच्या पासून ते मोठमोठे वेदांताचे पचंड याच्या पर्याने आहार विहाराशिवाय चित्तशुद्धी नाही आणि चित्त शुद्धी शिवाय तत्वज्ञान हा मांडल्याचा विषय त्या तंत्राप्रमाणे हे शर्णकालिक सगळे ऋषी महर्षी सुंद्रिच्छे चालत आले आणि त्यांना विचारता फार बरं केला पण आपण आम्हाला काहीतरी चांगली कथा सांगा जिच्यामुळे ताबडतोब काही हो असा नाही त्या काळामध्ये औषधात रसायन वापरण्याची पद्धत होती आज जसं ताबडतोब इंजेक्शन म्हणतात तसं पूर्वी लवकर फलद्रूप होणारे जे औषध याला रसायन म्हणत असतात असं कारणाला रसायन द्या की जे लवकर कळेल आमच्या पथीला पटेल आणि लवकरात लवकर आम्हाला फायदा होईल असं काहीतरी तुम्ही आम्हाला सांगा महर्षी सूत म्हणतात करो माझं मोठं भाग्य आहे की तुमच्यामुळं मला भगवत चरित्र सांगण्याचा योग आला सूतांनी या श्रवणकादिक श्रोत्यांचं इतकं वर्णन केलं आहे की त्याला काही अंत पार नाही इतके श्रोते किंवा याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा जास्त जेव्हा केव्हा समोर जमतील तेव्हाच त्या वक्त्याला बोलतायत वक्ता किती उत्तम पट्टीचा आणला समझ को ना माना को बोला जसा श्रोता तुम्हारे श्रोत्या जवाबदारी श्रोते सगले अत्यंत रसिक है शहणे है जानकार अल्पना वक्त्याजे वक्त्या बोलता तो जर आपल्या विद्वत्तेच्या घमेंटमध्ये हे सगळे समोर बसलाय ते मूर्त आहेत असं जर म्हणत असेल तर इतक्या दुःखांच्या समोर बोलणारा भाव टक्कतो का म्हणून आधी तुम्हाला मागतच नाही तुम्हाला कळतं हे आधी समजलं पाहिजे आणि तर तुमच्या समोर विषय काढता येतो यांना काय करणार हे सगळे दगड आहेत त्यांना सांगून काय फायदा असा जर आपल्याला वाटत असेल तो भक्ता बघता नाही तो बघता त्याच्यामुळे तो जड आहे बघता आणि जर श्रोत्याचं अर्थ केलं असेल तर त्याला भाषण म्हणत नसतं आणि माझ्याकडे त्यावर ऐकलं काय ऐकलं काय प्रत्येक पण लय उत्सव भाषण हे पंढरपूरची भाषा आहे लय उत्सव भाषा लय उत्सव म्हणजे काय लई भाषाशास्त्र लय उत्सव म्हणजे लेख त्याला म्हणायचं की आर्थिक होतो फार मोठं होत काहीतरी तुला काय कळलं काही नाही हा किती वेळ झाला दोन तास दोन तासात तुला काय करत आहे काय करणार उपयोग काय मग त्याच्यातून काही लोकांनी पुढे निराळीत पद्धत काय आणवून गेलो त्याच्या कानावून जाऊन काय करायचं आणवून तर सगळ्या मोरगावचा कल्ला गेला फायदा जे काही वक्ता बोलतो ते कानात गेलं पाहिजे कानावरून जळून नाही चालत कानात गेलं केव्हा म्हणतात ते हृदयात तरल पाहिजे आणि हृदयात उतरलं केव्हा कळायचं ते आचरणात आल पाहिजे तर ऐकलं जर मी काय ऐकलं आत्ता समजा ऐकलं की सकाळी उठल्याचं फार मोठं पुण्य असतं फार पवित्र असत आवश्यक असत प्रकृतीला चांगलं असतं वगैरे वगैरे प्रवचन गंडावर ऐकलं आणि उद्या तर दहा वाजता उद्या नाही कालचं प्रवचन कळ ब काय काय कळत तुला सकाळी उठायला सांगितलं तू दहा वाजता उद्या तर कालचं प्रवचन काय कळलं तुला नाही म्हणजे कुणाच्या बोला शब्दाचा शब्द कळला उपयोग काय कळणं म्हणत ते कळणं म्हणजे कालच्या येणं याचं नाव कळणं बाकीचं विषय कळणं म्हणत ते त्याला मग ते नुसतं रुपमपट्टी झाली त्याचा उपयोग काही नाही व्यवहारात त्याचा उपयोग काही नाही असा या शावणकाधिकांचा प्रश्न आहे की आम्हाला कळेल ते सांगा आणि दुसऱ्या दिवशी आमच्या आचरणात सांगा असा प्रश्न ऐकल्यानंतर प्रसन्न झाले भगवान सूत व्यासाचे अत्यंत लाडके शिष्य सुमंत जयगिनी वैषम पाय आणि या चार शिष्याला त्यांनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद शिकवले आणि उरलेले पाचवे शिष्य या सूत महाराजांना त्यांनी सगळी पुराण विद्या शिकवली हे सगळ्या या वेदाच परिषदाचं सार मी तुला सांगतो तुझं नाव रोम हर्षाण असं काय काय घोड मिळालं कसा रोम हर्षाण असावा त्यांनी श्रोत्याला प्रफुल्लित करून टाकावं श्रोता उठला नाही पाहिजे ऐकताना उठलं तर वक्ता जण आहे श्रोत्याचा दोष नाही तो त्याला कळलंच नाही मग तो कशा करता बसेल तिथे तो उघडून जातो किंवा त्याची जर तुळबुळ करून आली तर समजा वक्ता चढ वक्ता तो की त्यांनी त्या श्रोताला घेऊन ठेवलं पाहिजे त्याला वक्ता म्हणत असतात आणि वक्ता घरून तयारी करून आलेला काही कामाचं स्वतः सिद्ध त्याला बोलता आलं पाहिजे त्याने काही टाचरी करून आणाव्यात काही टिपळ्या करून ते वेळेवर पहावे आणि त्याच्यावर बोलावजाव बघता म्हणजे बसला की त्याला जो विषय दिला असेल तो कसे काही कोणते उदाहरण आलं पाहिजे त्याला बघता म्हणतात नाही तर पुन्हा कुटुंबाला ही सवय मी काय म्हणत होतो आता बस कशाला बसता कशाला निघतो काय म्हणत होता तुझंच कुणाला येत नाही तसं तुमच्या काय करणार म्हणून ते दुसऱ्याला विचारायचं नसतं ते त्याचं त्यालाच कळलं पाहिजे की आपल्याला काय बोलायचं आहे कोणता विषय दिलाय त्या विषयाला ठरवून तू बोल त्याला लागणारे काही उदाहरण असतील ते घे परंतु तो विषय त्याच्यामुळे सुटला आणि तुला काहीतरी बोलणार होता आणि बोलणार असं होऊ नये बघता दा म्हणत पण हे सगळे पाहायला मिळतात जर तुम्ही प्रवास करा तर तसे अनेक प्रकार तुम्हाला पाहायला मिळते आणि त्याच्यात चांगले बांगले कोण आहे काय हे तुमचं तुम्हाला आपोआपच कळेल आपणाला पटलं पाहिजे म्हणजे ते चांगलं म्हणून समजायचे आपल्या बुद्धीने तो निर्णय दिला पाहिजे की हे जे ऐकलं हे जे पाहिलं हे के जे केलं हे चांगलं काम झालं असं आपल्या पद्धतीने आपल्याला सांगितलं पाहिजे तेव्हा समजावते महर्षी सूत्र म्हणतात त्या व्यासांना नमस्कार असो की ज्यांच्या कृपेने मला हे तत्वज्ञान मिळालं आपण कृपया मुदगड राहायचं पुराण आहे ते माझ्याकडून ऐका ही पुराण विद्या किती दिवस ऐकता येते किती दिवस चालते किती दिवस चालता कलयुग लगलुग संपल पुराण विद्या संपति सकता है था? चार लाख बत्तीस हजार वार्श को चार लाख बत्तीस हजार वार्श आता एक कोण जारी अरे तो पुराणा का विशिष्ट प्रकार ठरले आणि त्या लक्षणाने युक्त असतं त्याला पुराण म्हणतात सर्वश्च सरगयश्यो प्रतिसर्गच वंशो मनवंतराचो वंशानुचरित पुराण पंच लक्षण सर्वप्रथम सर्व सर्ग म्हणजे हे विश्व आहे का कशामुळे निर्माण झालं याला याचा निर्माता याचा विचार त्याच्यात होत असतो प्रतिसर्ग निर्माण झालं ते निर्माण झालं हा विषय ज्याच्यात असतो वंश ज्याच्यात असतात धन्वंतर ज्याच्यात असतात आणि वंशानुचरित्र असतात त्याला पुराण म्हणतात हे पुराणाचं लक्षण आहे मग ते कोणत्या देवाचं पुराण नाही आणि कोणी कथा लिहिलेला असतो त्या पाच प्रकार यायचे त्याच्यामुळे सगळ्याच पुराणात सगळ्याच कथा असतात आणि सगळ्याच ठिकाणी तो सगळ्या देवांचा भक्ता आहे असं सांगितलेलं असत काल तुम्हाला प्रस्तावाने सांगितलं होतं एक ओम सांगायचं आहे बाकी काही सांगायचं नाही आणि त्या ओमला निरनाळ्या पुराणात निरनाळे नाव दिलेले असतात त्याच्यामुळे त्याचं युक्त्याचं ओमचं वर्णन असत बाकी पुराचही वर्णन नसत अशी व्यासाची मांडणी आहे आणि ती मांडणी महर्षी सूत अतिशय अप्रतिम प्रकारे मांडतात म्हणून त्याचं नाव रोग आरषण अशा प्रकारचं वर्ण हे ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले त्याचे अति आनंद झाला किंवा अति दुःख झालं तरच अंगावर रोमांच उभे राहतात गेरवे राहत नाही इथे तुम्ही वर्षो दर्शन घेतलं असेल वर्षा पण कोणता तरी एखादा क्षण एखाद्या दिवशी निघाला असेल की त्या दर्शनाबरोबर एकदम दग्वदित मन होऊन गेलो डोळ्यातून पाणी पडायला सुरुवात झाली अंगावर एकदम केस उभे राहिले असा एक अद्भुत आनंद मग त्याला कारण कोणते गेलेले असं मागे त्या आनंदाच्या भरामध्ये जेव्हा तुम्ही तिथे जाल तेव्हा तो स्वानंद तिथे प्रगट होतो म्हणजे आपला स्वतःचा आनंद प्रगट होतो त्याला स्वानंद म्हणतात आणि या स्वानंदाच्या वर्णना करता हे सगळे बाकीचे वर्णन असतात कोणताही आनंद ज्या कुणा व्यक्तीला होत असेल तो आनंद बाहेरून होत नाही दुसऱ्याच्या मदतीने होत नाही आपली कल्पना ही आहे अमुच्या माध्यमातून आपण आनंद बघतो नाही आपला आनंद आपल्याला त्यालाच आनंद बनत असतात जेव्हा बायको नसते किंवा लग्न होत नाही तेव्हा बायको पासून सुख मिळतो या अपेक्षेनं तो माणूस काय वाटतंय ते प्रयत्न करतो एकदा कोणते तरी पायी मिळवतो मिळवल्यानंतर तो उपभोग झाल्यावर ही कल्पना आहे ते किती नगण्य सुख होत एवढ्याकरता खोची आता केला केवढा नसलेला व्याप वाढला किती उगीचे उगी खाण्याचे तोंड वाढले हे एक बरोबर नाही आज झाला विचार नंतरचा सुखाचा उपभोग घेतल्यानंतरचा परंतु कर्मवशा चांगल्या चांगली अक्षरासारखी बायको मिळाली आहेत आणि याचीच प्रकृती खराब झाली मग ते बाईपासून आनंद नाही मिळत मुल इतकी चांगली स्त्री आपल्याला ईश्वराने दिली एक असं दुःख होत म्हणजे सुख स्त्रीपासून नाही याच्यातून दुःख आहे मुलगा नाही त्यावेळेला ना प्रकारचे नवस केले अनेक प्रकारचे व्रता उद्यापणे केले पोरगाच आला आणि तो जर आई बापाला तयार झाला आणि तो जर त्यांच्या त्यांची इटेट बोलवायला तयार झाला माणूस म्हणतो याच्यापेक्षा नव्हतो पोरग तेव्हाच होतो म्हणजे सुख मुलात नाही सुख बायकोच नाही उत्तम गाडी घेते मोठ्या सोपाने गाडीत बसते आणि कथोरी चर्चा बजावर गेले कोणाचाच काही संबंध नाही येत अशा ठिकाणी गाडी पण फिरतात म्हणजे बाई ढकलते गोहा घालतो दोघे म्हणतात याच्यापेक्षा गाडी नव्हती तेवढंच दुखी होतो गाडी सुख नाही मुलात नाही बायको सुख नाही बा उत्तम प्रकारचे पकवान होतात सण आले की पकवान न होणं स्वाभाविक याला डॉक्टरने सांगितलं तुला गोल नाही खातायला मेनच म्हणून समज तुला मधु मेह अथवा आता याच्या सर्व आग्रह चालतात याला खायचं ना पैसा घ्यायचा लोक दुसऱ्याला करतात या चार लाडू खा हा म्हणतो मला कर खायचं नाही आणि माझ्या समोर माझ्याच पैशाने दुसऱ्याचा आग्रह करतात म्हणजे पकवान सुखा ऐका पकवान सुख नाही याची तब्येत चांगली होती त्यावेळा याला, याला नुसती टाकत पकवाना सारखी वाटेल आणि याला खाता एकते त्यावेळेला लाडू विशासारखे जळेल नक्की मी झालं बोट की मी येणार म्हणून म्हणजे पकवान्नात सुख नाही बायको सुख नाही सुख नाही सुख आपलं आपल्यात आहे म्हणून सुखसुख नको रेषा सुख आणि दुःख दुसऱ्याकडून मिळत ही कुबुद्धी माणसाची कल्पना आहे सुबुद्धी माणसाची कल्पना आहे आपल्यात आणि ते आपलं जे सुख आहे त्याला स्वानंद म्हणत असतात हे सर्वोपरी श्रेष्ठ सुख आहे याच्यापेक्षा मोठं सुख नाही ते ज्याचं त्यालाच अनुभवायला तो आणि त्याच्या अनुभवाला दुसरा साक्षीदार कोणी नसतो त्याचा तोच हे सुख या विद्येतून निर्माण होतो अशी ती विद्यार्थी पुराण विद्या सांगत असतात ही पुराण विद्या सांगण्याकरता निर्णाय प्रसंग निर्माण होत असतात आणि त्या प्रसंगाच्या माध्यमातून कोणतं कथानक कोणत्या प्राणात तैन न येतं कोणत्या प्राणात मध्यंतरी येतं कोणत्या प्राणात आखरीला येतो एकूण हे सगळे पाच प्रकार सगळ्यात पुराणात येतातच हे ठरलेलं त्या शमकादिक महर्षींनी प्रश्न केला की दक्ष प्रजापतीसारखा एक जबाबदार माणूस याला महर्षी मुदगलाकडून ज्ञान घेण्याचं काम काय पडलं मग खरं दक्ष म्हणण्याची गरज काय हे माणूस किती मोठा असता आणि कसा विस्तार तयार होतो हे पुढे आपू क्रमाक्रमानी येईल परंतु ज्या पुण्या मानसाचा विचार चाललेलेला आहे या सगळ्या पुराणात शास्त्रात वेदात उपनिषदात काही उरले काही विशिष्ट प्रकार असायचे तर माणसाला केलेला उपदेश हे सगळं माणसाकरता आहे अशोपक्षाकरता का आहे नाही त्यांना काही जरूर नाही सांगायची ते निसर्गाची इतके पक्के आहेत की संपूर्ण मोरगाव मध्ये मोकळा उघडा पिपान दिला दांडाचा आणि सगळे मोरगावचे मांजरे हकाला खाणले तरी कोणतंही मांजर त्या पिप्याकडे जायचं नाही आणि त्याचा वास सुद्धा घ्यायचा नाही खायचं तर नाहीच ते त्याच्याकडे पाहायचं सुद्धा नाही आणि चांगल्या तुपात वाटी जर द्या तर त्याला ते काढायची अक्कल विचारायला नसल्यामुळं ते त्या कापसा सुद्धा ते तूप खाऊन टाकेल याच्याकरता कोणीही डॉक्टरची गरज नाही कुठलीही जाहिरात लावायची कोणीही ठिकाणी काही दौडी द्यायची काही आवश्यकता नाही त्या माजला माहित आहे आपणाला काय खाणं योग्य आहे आणि काय खाणं योग्य नाही हे माणसाला सांगावं गाडा खाऊ नको हा नाही म्हणत डोळे फिराक होतात त्यांनी बिघडते आणि म्हणतो तूप म्हणून नाही खायचे पण तेल म्हणून काय ना काय हरकत आहे कारण माणूस जनावर नाही वागा करता कोणतं पंचायत नाही अक्षकरता कोणता ऋतू नाही सगळ्यांचं सगळं ठरलेलाच आहे यांच्या मागे कुठलाही युतीशी गरज साडे दहा महिने कुत्रा कुत्री बरोबर फिरतात आणि कोणी न सांगतात ब्रम्मचार्य पाळतात साडे दहा महिने आणि उत्तरा नक्षत्र लागलं म्हणजे संजय करतात आणि त्या तीनच पाहिन्याच्या संयोगात त्यांची श्रद्धी पुढे वाढत राहते आता कोण संत उत्तरा लागलं कुठल्या पंचायत लिहिले की कुत्र्यांना जाऊन सांगा उत्तरा नक्षत्र लागल रमेशाखाव हे सांगावं लागतं माणसांस्य आहे आज ती संयोग बंद करा आम्ही तो किती घात म्हणजे म्हणजे ती समथिंग पुन्हा मोपा हे सगळ्या धृथिवाद माणसा करताय म्हणून सगळ्या गोठ्या पुराण कीर्तन प्रवचन हे सगळं माणसा करताय कुठल्याही जनावरांकरता यातला कोणताही प्रकार नाही कुठल्याही पक्षा करता कोणता नाही त्यांना काही ऐकायची गरज नाही निवडून वर्गावर कोणीतरी एक शिट्टी आलंय त्याचं प्रवचन चाललंय म्हणून दोन चार पक्ष येऊन बसले असं वर्णन नेहमी दोन चार जनावर येऊन बसले असं वर्णन नाही घेऊन बसतील ते माणसंच कळत तरी आणि न कळलं तरी माणसालाच म्हणून माणसाकरता सगळ्या योजना आहेत अशा पक्षाकरता योजनेची काही आवश्यकता नाही त्यांचे शास्त्र टाबलेले आणि ते त्यांनी निसर्गाचं अतिउल्लंघन करत नाहीत या तंत्राप्रमाणे माणसाचा परमोच्च बिंदू म्हणजे दक्ष कोणतीही जे नावं दिलेले असतात पुराणाने त्याला काही मतलब असतो आणि त्या मतलबाच्या माध्यमातून सगळ्या जगाला उद्देश उपदेश अमु एका व्यक्तीकरताना जरी त्या एका व्यक्तीचं एक नाव असलं आणि सांगणाऱ्या एका व्यक्तीचं एक नाव असलं तरी त्या दोघांमधून सगळ्या विश्वाचा विचार झालेला असतो भगवान श्रीकृष्ण वीरश्रेष्ठ अर्जुनाला भगवद्गीता सांगतात अर्जुन म्हणजे तुमचा आमचा सगळ्यांचा प्रतिनिधी आणि परमात्मा श्री हरि सांगणेवाल्याचे प्रतिनिधी म्हणून सगळ्या विश्वासात उद्देशून एक भगवद्गीता अर्जुनाच्या माध्यमातून सांगितलेली असते असा विचार प्रत्येक कथेच्या वेळेला केलेला असतो माणसाचा परमोच्च बिंदू शहाणपणाचा सुटसुटीतपणाचा चांगला लागण्याचा म्हणजे दक्ष प्रजापती दक्ष प्रजापती ज्यावेळा अध्यक्ष होतो प्रजापती म्हणजे सृष्टी विकसित करणारा जो काही विशिष्ट अधिकारी त्या सगळ्याच्या वरचा जो प्रमुख आहे त्याला म्हणजे प्रजापती भगवान जगत जीवन ब्रह्माजी महाराज परमात्मा गुणेशाच्या संकल्पातून त्यांच्या नाद कमलातून निर्माण होतात निर्माण झाले म्हणजे प्रार्थना करतात की तुझ्या इच्छेप्रमाणे तुम्हाला आज्ञा केली आहेस की या शिल्पीचा विकास करा ही कथा येईल याचा पुढे क्रमाप्रमाणे आणि त्यावेळेला याचा विचार जेव्हा ब्रह्माजी म्हणतात की परमात्माच्या आज्ञेप्रमाणे शिल्पी उत्पन्न हो या ब्रह्मदेवाची कुठे प्रयोगशाळा नाही बाहेरचं कोणतंही मटेरियल वापरायचं काही काम नाही ब्रह्माजी महाराज त्या कमलावर बसलेले असतात त्यांची जी आसन आहे ते कमलासन आहे त्या कमलावर बसलेले असतात आणि नुसतं संकल्प करतात धा ता यथा पूर्व मकल्प यथा काल होतं पूर्वी होतो तसं आत्ता असो इतकं फक्त त्यांनी म्हणायचं बाकी काही करायचं नाही परंतु बरबड न करताना जी वाणी सांभाळून ठेवलेली असते ती एखाद्या वेळा जर वापरली तर तिच्यामध्ये इतकं तेज येतो की तो, तो संकल्प क्षणात पुरा होतो म्हणून माणसाने कमी बोलावा वाणीवर संयम ठेवावा बाकीचे इंद्रिय दोन दोन दिले आणि दोन एक कमी बोलू कमी बोल जास्त पाहा दोन डोळे दिले जास्त ऐक दोन कार जास्त मेहनत कर दोन हात दिले जास्त चाल दोन पाय दिले पण बोलण्याकरता एकच जीप एक दिली आणि एकच तोंड दिलं कमी हो नको त्या इंद्रियाचा व्यापार जास्त करतो जे जास्त करायला सांगितलं त्याचा कमी करतो किरत राहा म्हणून हा हाच नाही आणि कमी बोल म्हणजे तर करायचं कमी करत नाही त्याच्यामुळे त्या वाणीचं ते जा निघून जा जाणून कमी बोललो पाहिजे ब्रह्माजी केवळ तरी एखाद्याच्या वेळेला बोलतात आणि बोल ते बोलल्याबरोबर ते वाणी सफल होत आहे त्याला वाणीचे प्रकार असतात काही तेही पुढे क्रमक्रमाने येईल आणि त्यावेळेला त्याचा विचार करतो कारण कोणताही एक विषय झटत मध्ये जर दुसऱ्या विषयावर जास्त विचार करायचं ठरलो तर तो पहिला विषय बाजूनच चालतो मग वेळ पुरत नाही आणि वेळ नाही पुरवला की दोन तास झाले हे सगळे झुळ म्हणून त्या दोन तासाची मर्यादा लक्षात काय करायचंय तेवढं बोललं पाहिजे हा एक विशेष विचार या तंत्राप्रमाणे जेव्हा ब्रह्माजी महाराज संकल्प करतात तेव्हा त्यांच्या संकल्पातून चार मानसपुत्र निर्माण होतात त्यांचं हे कसे काय काय नाही हे या विषया शतका विचित्र शंका कुशंका पुष्काळ आहेत या सगळ्या शंका कुशंकेचं पुरा अद्भूत विचार जर केला असेल तर भारतीय तत्वज्ञानाने केला इतकं चांगलं व्यासपीठ जगात कुठे नाही कि ज्या सग पक्षा सगलेज लोगे विचार करती विचार सर्वमान्यरती विचार विश्व इत्या भारतीय संस्कृति ने कि कोतक पक्षा व्यासपीठेले दुसर जाऊ बोलता आमच एक मंच असा है कि को भाषण करावी अपले अपले विचार मांडावे ज्याला जे घ्यायचे असतील ते घेणेवाले घेतील नाही घ्यायचे असतील ते दे सोडून देतील पण हा विचार पाणी विचारविचार किती असतात आत्ता ताज शंभर वर्ष एक विचार एका देशानं प्राणपणानं जवळ करून ठेवला आणि सगळ्या दुनियाला मूर्ख ठरून आमचं हे एकच विचारधारेचं शास्त्र बरोबर हो आहे असं यांनी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला शंभर वर्षानंतर त्यांना ते कळलं नव्वद वर्षानंतर कळलं की हे सगळं तत्वज्ञान वर्ष आहे हे बरोबर नाही साम्यवाद बोलायला चांगला आहे सांगायला चांगला आहे आचरणात आणण्याकरता चांगला नाही कोणी साम्यवादी नाही जबाब साम्यवादी फक्त एकटा मृत्यू आहे बाकी कोणी साम्यवादी कोणल्या भशी यानं नव्वद वर्ष ते नाटक केलं आणि आत्ता मागच्या वर्षी ओमफा शर जे त्यांचे दोन मोठे आचार्य ते दोन आचार्य तर गेलेच गेले ते, ते सामान्य माणसं सुद्धा नाहीत ते इथपर्यंत त्यांच्यावर पाळी आली आणि काल त्यांची देवासारखी झालेले पूजा देवासारखी असणारे त्यांचे पुतळे आज काढून फेकून देण्यात आले आणि लागीच लोकांनी त्यांना लाता बिता मारून मोकळे इतकं दरित्री तत्वज्ञान धारतच नाही आम्हाला नाही पटला तरी त्या माणसाचा काल जर सत्कार झाला त्याच्या पुतळ्याला जर आम्ही आग टाकला तर आज तो पुतळा उकडून भेटून गेला आणि त्याला लाटा मारा असा भारताचा पंडित कधी बोलायचा नाही ते त्याला पटलेला असो भी नव्हतो असा सर्वांगीण विचार एक भारतीय तत्वज्ञान करतो बाकी कोणाही तत्वज्ञानाला सर्वांगीण विचार करता येत तो रशिया म्हणतो विचारधारा भारताची चांगली भारत झालं नव्वद वर्ष भारताच्या विरोधात राहणारा देश म्हणतो भारत झाला पाहिजे आणि आम्ही परंपरागत जे तत्वज्ञान पाळतो आम्ही म्हणतोय की रशिया झालो पाहिजे काय काय कमाल आहे म्हणजे आम्हाला रशिया होण्याची इच्छा झाली आहे आणि रशिया भारत होण्याच्या मागे लागलाय हे आत्ता मागच्या वर्षी या वर्षात झालेलं हे मागचे जुने इतिहास वितिहास कधी नाही ताज सत्यकथा सगळ्या अशा विचारधारा या पुराणांनी मजबूत केलेल्या आहेत आणि त्या परंपरेने आमच्या देशात चालल्या आहेत दक्षम प्रजापती त्याचे प्रमुख आचार्य आहेत ते या ब्रह्माजी महाराजांच्या मानस पुत्रातले पहिले त्यांचे चार झाले या चारांना सनक सनंदन सनातन आणि सनद कुमार असे चार नाळोग यांनाच धर्म अर्थ काम मोक्ष म्हणतात निर्णय विषय असले म्हणजे एकाच गोष्टीचे नाद निर्दय असतात मूळ गाथा एकच तिथंच काही फरक नाही कोणी वैद्याकडे गेलो की तुमच्या कोणाच्याही प्रकृतीत चांगला वागळा कोणी असतो काहीतरी बिघडल्याशिवाय कोणी वैद्याकडे जात नाही विजय मी गंमत म्हणून तरी जाण्यास तो प्राणी तिथे गेल्याबरोबर तुमच्या तब्येती तीन काहीतरी एक असणार तो म्हणजे वाद वाढला पित्त की मकाप वाढला ठरलेली त्याची भाषा ठरलेली म्हणजे वाहत पित्त कप यात ते दोष आडप ही प्रकृती चालते एवढंच ठरत हात मनुष्य जर एखाद्या शाकताकडे गेला तर तो म्हणे महाकाली बिघडले आणि ती महाकाली तुझ्यावर नाराज झाली आहे तू कालीची काहीतरी उपासना कर दुसरा सांगेल महालक्ष्मीची कर तिसरा सांगेल महाकालीची कर ज्या वैद्याने सांगितलं वाचपित्त कापव त्याला ज्याला सांगितलं महाकाळी महालक्ष्मी महासरस्व आज एखाद्या पंडिताकडे गेला तर पंडित म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या ती जाते की तू कोणाचा तरी विचार कर आज तत्वज्ञानाकडे गेला तर तो तत्वज्ञानी म्हणजे सत्व रजतमाचा विचार कर विचार एकच असतो पण त्याचे नाव निर्माले असतात आणि या नावाचाच अट्ट करून लोक बसतात ते म्हणत नाही माझ्याकडून सांगितलं सत्व रजत म्हणून त्याच्या एकूण तेच सांगितलं महाकाली महालक्ष्मी महासरस्वती ते सत्व रजत सांगितलं तिसऱ्याला सांगितलं माता पित्ता का बघ तेही तेच दे सांगितलं त्याच्यात काय फरक पडणार एकूण उपदेश एकच असतो पण त्या उपदेशाची भाषा आलेल्या माणसाला कळण्यासारखी असते म्हणून जे चार पुरुषार्थ ये चार पुरुषाला सरा का सनंद सनातन सनत कुमार म्हणतात हे ब्रह्माजीच्या मनातून निर्माण झालेल्या कल्पना म्हणून यांना ब्रह्माजीचे मानसपोत्र म्हणतात हे नुसते चार दडिंग जन्माला झालं यानं माहिती सृष्टी उत्पन्न करा यानं तर सृष्टी करा म्हणजे काय ब्रह्माजी म्हणतो तरी कुठं माहिती काय का। मला आदेश मिळाला सृष्टी उत्पन्न करा मी तुम्हाला आदेश दिला सृष्टी उत्पन्न करा ते म्हणतात पण समजवून तर सांगा उत्पन्न करा म्हणजे करा का ब्रह्माजी नाही म्हणता येणं शक्य नव्हतं समजावून सांगणं स्वतःलाच कळलं नव्हतं तर काय सांगणार ब्रह्माजी म्हणतात तपकरा म्हणजे विचार करा तुमचीच बुद्धी तुम्हाला निर्णय देईल काय द्यायचा ते याकरता तपक तपक तपात सिद्धीर तपात सिद्धीर तपात सिद्धीर न संशय हा धर्मशास्त्राचा उद्घोष आहे तपास सिद्धी करते तप म्हणजे कोणत्या तरी मंत्राची माल घेऊन धक्काच बसणं इतकं मामूली अर्थ नाही कोणत्या तरी पुराणाचा कोणता तरी श्लोक घेऊन त्याचा पारायण करत बसणं एवढा मामूली अर्थ नाही कुठल्या स्तोत्राचे पाठ करणं इतका मामूली तपाचा अर्थ नाही तप म्हणजे त्या विषयाच्या ज्ञानाकरता लागणारी घटपट म्हणजे तप मग तो कोणता विषय असेल दवाखान्यात जायचं असेल तर त्या डॉक्टरला कळण्यासारखी पूर्वी कुणाला तू तब्येत दाखवली आहे ते सगळे तुझ्याजवळ काय सर्टिफिकेट आहेत कोणती औषधं घेतले आहेत हे सगळं बरोबर घेऊन तूचा त्याला सांग असं असं दिलेलं होतं अनुकत हे हे औषधं दिले मग त्याला काहीतरी कळेल आणि तो तुला दुसरं कोणतं तरी देण्याचं तप पण हा जर म्हणे माझा ते भीतेचा पाठ झाल्याशिवाय मी नवा करण्याचा म्हणते तप भीतेच्या पाठ असं नवा करेन म्हणता का म्हणून ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं तसं तुम्हाला लागलं पाहिजे त्याला म्हणतात तप अशा तंत्रात या चौघांना सांगण्यात आलं तपकाला ते बिचारी विचार करत बसलं की ब्रह्माजी भारत काय म्हणतात कालांतराने पुनश्च संकल्प धरा सृष्टी उत्पन्न हो आणि दशक निर्माण झाले त्यांच्या डोक्यापासून पायापर्यंत ज्या ज्या कुण्या अवयवाबत ब्रह्माजी स्थिर झाले आणि जिथे जिथे कुठे त्यांची विचारधारा आता एक अशा अशा प्रकृतीचा <coughs> मनुष्य जन्माला यावं असं त्यांना वाटू लागलं तशी तशी एक एक मूर्ती त्यांच्यासमोर प्रगट झाली दहा प्रजापती निर्माण झाल्यानंतर ते शांततेने बसले काहीच विचार न करता यावेळा एक अकरावे प्रजापती निर्माण झाले यांचं नाव कर्दार अशा प्रकारचं बोललं ते मस्तकातून निघालेले बशिष्ठ आणि पायाच्या अंगठ्यातून निघाले हे दक्ष आता याचा अर्थ असा नाही की पायाच्या ता अंगठ्यातून त्यांना एक पोरगर किंवा त्यांचं मस्त फुटलं त्याच्यातून एक पोरगारी पडला असा त्याचा अर्थ नाही ते ज्या वेळेला विचारधारा डोक्यात घेऊन बसले याला क्रियाशक्ती म्हणतात आणि यांच्या विचाराला ज्ञानशक्ती म्हणतात ज्ञानशक्ती क्रियाशक्तीच्या माध्यमातून जेव्हा प्रगत होते तेव्हा जे निर्माण होतं त्याला संतती म्हणतात म्हणजे पुत्र म्हणतात हे मनातून दहा पुत्र निर्माण झाले आणि अकरावे महर्षी कदाम असेही निर्माण झाले या सगळ्यांना महर्षी ही पद्मी मिळाली ऋषी ही त्या काळची एक डिग्री होती चांगला अभ्यास केला म्हणजे कोणता ऋषी ऋषी ऋषीतही पुष्कळ फरक होते सगळेच ऋषी सारख्याच पद्धतीचे नाही कोणी राजर्षी होतो कोणी ब्रह्मर्षी होतो कोणी देवर्षी होतो नारद महाराज देवर्षी होतो वशिष्ठ ब्रह्मर्षी होतो विश्वामित्र राजर्षी होते अधिकार सगळ्यांचे सारखे असतील मोठे असतील कमी असतील परंतु त्याचे त्याचे स्तर होते आणि तशा तशा, तशा पद्धतीच्या डिग्रिया मिळाल्या म्हणजे तो माणूस त्या कॉलेजमध्ये त्या विषयात पारंगत झाला असं पूर्वी समजण्याची पद्धत होती या तंत्र्याप्रमाणे हे अकरा प्रजापती निर्माण झाले आणि सगळ्यामध्ये मुख्य पायातून निर्माण झालेल्या प्रजापतीला या प्रजापतींचा राजा ठरवण्यात आलं किती मजेदार बांधणी आहे म्हणजे तुमचं शरीर पायावर उभं राहणार आहे पाया, पाया मजबूत असायला पाहिजे म्हणून दक्ष प्रजापती पायातून झालेले त्यांना मस्तकातून जन्मलेल्या माणसावर अधिकार गाजवायचा अधिकार मिळाला हे परमात्माच्या शरीरातून निर्माण झालेले वर्ण आहेत हे कळत नसल्यामुळे भांडणे आणि लागली चांधा होईल समजतच नाही भारताचा विचारधारा अशी अजप आहे इथे जात वर्ण आहे इथे जाती व्यवस्था आहे त्या बंद केल्या पाहिजेत पाच वर्षात बंद केल्या पाहिजेत निवडणुकीची वेळ आली की घरी सांगतात आपलं तुम्हाला महाली उभा आहे कोळी उभा माळी उभा आहे चांभार उभा आहे आणि नको तुम्हाला जाती व्यवस्था मग उभा असताना त्या चांबाराची कुंभाराची मत तुम्हाला का आपला मुसलमान उभार आपला ब्राह्मण कशाचं ब्राह्मण कशाचा मुसलमान कशाचा मालिक कशाचा कोळी पण हे सगळे जबाब यांना हे सगळं पाहिजेतच पण त्यांच्या वेळेला पाहिजेत इतर वेळेला हे सगळं नको असं नसते हे सगळं हे मी करताच लागतो ही समाजाची रचना आहे आणि या समाजाच्या रचना डोक्यापासून पायापर्यंत जितके विचारधारा आहेत हे सगळे आडू शकत भगवंताच्या डोक्यापासून गळ्यापर्यंत ब्राह्मणांची निर्मिती झाली म्हणजे सत्वगुण विचाराची निर्मिती झाली भगवंताच्या दंडापासून रजोगुणाची निर्मिती झाली म्हणजे क्षत्रियांची निर्मिती झाली परमात्माच्या मांड्यापासून रुश्यांची निर्मिती झाली म्हणजे व्यापाराची निर्मिती झाली आणि भगवंताच्या पायापासून शूद्राची निर्मिती झाली म्हणजे सगळ्यात लवकर वर्गाची निर्मिती झाली आता याच्यात तो देशाला काय म्हणतो तंत्रज्ञानी पंडित शाळे काही प्रोफेसर काही डॉक्टर असे पाहिजेत ना हे नको हे जे क्रिय असतील हे जातीचे जातीच्या यायला महत्व नाही हे सगळे ब्राह्मण मिलिटरीत गेला की सगळेच छत्री मग त्याच्या जातीचा विचार करायचा नाही आणि त्यावेळेला तो मारल्या गेला तर ब्राह्मण मानल्या गेला असं कोणी म्हणत नाही गुरुद्रोणाचार्य महाराज ब्राह्मण होते आणि धर्मराजासारखा धर्माचा मूर्तिमान पुतळा गुरुद्रोणाचार्य मारताना समोर पाहत होते आणि काही अंशी स्वतः कारणीभूत होते त्यांना मारण्याकरता की या मागेल याची आरडाओरडा या धर्मानेच केला आणि या सगळ्यांच्याकरता कुठेही महाला धर्मराजाला गुरुच्या हत्येचं किंवा ब्राह्मणाच्या हत्येचं हो पाप लागलं वर्णन नाही का ते त्यावेळेला मिलिट्रीत होते मिलिट्रीचे प्रमुख अधिकारी होते मारल्या गेले त्यावेळेला मिलिट्रीचे अधिकारी मारल्या गेले ब्राह्मण मारलं नाही गेलं जेव्हा ते यज्ञ करत असतील यांना शिकवत असतील त्यावेळेला ते ब्राह्मण असतील पण आज जेव्हा विरोधात उभे राहिले जेव्हा क्षत्रिय म्हणून उभे राहिले आणि क्षत्रियाने आपल्या विरोधात उभा राहायला की त्याला मारून टाकायचा नाही म्हणून त्या सीमेवर किती ब्राह्मण मारले इथं ब्राह्मण कष्ट तुला सांगितलं कोणी होतं मेट्रित जायला मेट्रित गेला की क्षत्रिय तो ब्राह्मण ब्रह्मन काही व्यापार करू लागला की वैश्य आणि ज्या कशाचा व्यापार करील तो तांभा आहे जरी जोड्याचं दुकान लावलं तरी तो तांभा आणि जांभार जरी शाळेत प्रोफेसरी करू लागला तरी ब्राह्मण हे कारण तुम्ही जो व्यवसाय करा त्या व्यवसायाने त्या जाती जातात पुढे अशी रचना आहे आणि त्याच्यामुळे त्या सगळ्या रचना अतिशय आवश्यक आहेत या तंत्राप्रमाणे कर्मचारी वर्ग जो आहे हा सगळा सूत्र मग तो राष्ट्रपती असला तरी सूत्र आणि सामान्य चपराशी असला तरी शूत्र नोकरी करणारा माणूस शोध अर्थ पुराण्याचं म्हणणं त्याच्यात काय चूक नाही आता कोणी जर म्हणे एकाच गावचे आम्ही दोघे जरा राष्ट्रपतीने मी एकाच शाळेत लानवणी झालो ते राष्ट्रपती आहेत आणि मी चपराशी आहे परंतु आम्ही एकाच गावची एकाच मास्तरच्या हाताखाली शिकलेले राष्ट्रपती घेत हजार असताना मी जर त्यांच्या पृथ्वीवर बसलो होता आणि नाही चालू आणि राष्ट्रपती म्हणेल आज नाही पण आपल्याच गावचा आहे आजच्या दिवस मी त्याचा पट्टा मारेल राष्ट्रपतीला राष्ट्रपतीच्याच मूर्तीवर जावं लागेल आणि पट्टेवासाला पट्टा जाऊन तुम्हाला लागेल ते एका गावात असतात आणि एका गावचा विद्यार्थी असला ती दोघांचे व्यवसाय निराय नोकरी असेलच पण त्या नोकरी नोकरीचे स्थान निराय म्हणून त्यांना तिथं असलं पाहिजे मुलग काही वेळेला काही खुर्च्याचं अतिक्रमण होतं विधानसभेत लोकसभेत मोठी बजदार घटना दिसतात आणि जागी केस होते नाही म्हणे मला एक विधानसभेत बसायचा अधिकार आहे पण कितव्या नंबरच्या गोष्टीवर तो सोडून देऊन जातो पंतप्रधानाच्या खुर्चीवर असताना शाळाच झाले का आणि त्याला बसू देतील उलट तो गुन्हाच ते आणि त्याच्यावर बेस होत असत अशा काही घटना घडत असताना म्हणून नोकरी करणारा सगळा वर्ग रुद्र व्यापार करणारा सगळा वर्ग मनुष्य लढणारा सगळं सर्व वर्ग क्षत्रिय आणि बुद्धीनं काम घेणारा सगळा वर्ग अशी या वर्गाची व्यवस्था होती म्हणून चातुर्वर्ग मयास अर्थ गुणकार्म विभाग अशा अशी भगवद्गीता परमात्मा श्री हरी सांगतात तोंडाने की चातुर्वर्ण मी गुणकार्म विभाग निर्माण केलेला आहे वेगवेगळ्या काही काही मोठ्या मजा येतात कुठला तरी प्रसंगी आठवतो इथे पुरीचे जगद्गुरू महाराज एका चातुर्वासला करतात अत्ता जे काही शंकराचार्य आहेत सध्या विद्यमान याच्यात सगळ्यात उपद्व्यापी शंकराचार्य हे खूप इच्छित आणि सरकारचा नेहमी विरोध होतो आणि यांचं काही काही चाललं की सगळ्या पेपरला आलंच पाहिजे देखील ठरलेलंच यांच्यावर हा छात्रवर एक फेस नांदेडच्या कोर्टात झाली की ते कुठल्या तिथल्या बोलले आणि तिथल्या लोकांनी यांच्यावर त्याच्या नंतर ते चतुर्माशे कृपया व पाहिले इतर अपेक्षा आमचं त्यांचं जरा संघटन जास्त झाले शेख रुपया इन्स विचारलो ठाकरे कल तू बोल नांदेड जाणार आमचे के क्या होगा? होता महाराज क्यू आजो अगर ये केस मे सरकार दंड देण्याची इच्छा हो तो पहले घटना बदलणी पड बोलतो में तीन के लिए तीन पुस्तके राष्ट्रीय पुस्तके नामचे जाहीर हिंदू करता भगवद्गीता ख्रिश्चना करता बैतल आणि मुसलमानाकरता कुराण हे राष्ट्रीय ग्रंथ आहे भगवतगीता हा हिंदूंचा राष्ट्रीय ग्रंथ आहे हा भगवद्गीता ग्रंथ चात्रवर्णाचा पुरस्कार करतो मग त्या याच्यामध्ये शंकराचार्य जर चातुर्वर्ग्यात बोलले तर तो गुन्हा किमान झाला आणि तसंच मत ठरवायचं असेल तर भगवद्गीता आधी राष्ट्रीय ग्रंथ नाणी हे चालवलं पाहिजे मी आता माझ्या वकिलाला हेच सांगेन काही चांगला मुद्दा निघाला आणि आचार्य विंद सुटले की केस काढून त्याची बरोबर हे केस बरोबर नाही हे काही ते येताना मुद्दा मी होत पडवून मनुष्य छोटा मोठा कुछ नहीं होता परिस्थिती में जो काम आता हैस बडा की तुम्ही सला हमे बरी पसंद पड आहे बोल मुद्दे पे बोल बस नाही तुमच्या आशीर्वादाची फळ आहेत आम्ही काय निमित्त मात राहो आमच्या जवळच आम्ही काय सांगितलं त्याच्यात अशा काही घटना ज्या आमच्या पुरागामध्ये सांगितल्या आहेत त्याच्यात भगवत गीता एक प्रमुख विषय आणि सगळ्या विषयांची गोळा फेरीज करून ते ग्रंथ लिहिले गेलेले आहेत अशा सगळ्याच गीता असतात सार्वत्रिक लोक प्रसिद्ध आहे म्हणून त्याचं नाव बार बार घ्यायचं नक्की कोणीही गीतेची योजना तीच असते आणि तसाच उद्देशाने सांगितलेली असते अशा पुष्कळ गीता आपल्या पोथीमध्ये आहेत या चप्रजापतीकडे प्रजापतींच राजे पडाव याचं काही एक विशिष्ट काम असत ज्या पुढ्या माणसाला ज्या दिवशी काही सत्ता मिळते कालांतराने तो मनुष्वर त्या दिवसाचा अतिशय मनामध्ये आदर ठेवतो लोक ठेवतो त्याचं प्रेम असतो आणि तो त्याचा उत्सव करत असतो कित्येक जणांच्या घरी लग्नाचा उत्सव तो आतापर्यंत हे म्हातारे झाले ऐंशी वर्षाचे झाले तो गुई बुडाबुरी आणि त्यांचे इथे एक वाढदिवस आहे वाढदिवस आहे तुम्ही जरूर आमच्या धन्यवाद